पण विपरीत वेदातच विसंगती असेल डोक्यात लक्षात परवा जसं सांगितलं तुम्हाला वेदे अनंत मार्ग सुशील वेदाने अनंत मार्ग दाखवले पण आपण मात्र आपल्या हिताच घ्यावं त्याच कारण प्रमाण सिद्ध जरी असलं तरी अपेक्षित ते घ्यावं असं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांचं ऐकून काही लोकांनी असं लिहिलंय की ज्ञानेश्वर महाराज हे वेदविरोधी बंडपुर वेदविरुद्ध बंड पुकारलंय वेदाने सगळं सांगितलेलं का असं लिहिलं नाही म्हणून शास्त्र म्हणे जे सांडावे ते राजेही तृण मानवे न घेवावे घ्यावी विषय त्याच्या लक्षात आलेली इकड़े ज्ञानेश्वर महाराज काय बोलतात तिकडे त्यांनी लक्षच दिलं नाही पण ते लक्ष न देतात जेवढे इथल्या ठिकाणी सांगितलेल्या अधिकार वेदाने वेदाने प्रतिपादन केलेलं आहे त्या प्रतिपादनामध्ये आपल्या अधिकाराचा आपण अनुष्ठान करावं अर्थ बाकीचा अप्रमाण आहे असं सांगण्यात महाराजांचं तात्पर्य नसून ते भिन्न अधिकाराच्या लोकांच्या वेद सर्वतोपरी ज्ञानेश्वर महाराजांना प्रमाण विरुद्ध महाराजांना मुळीच सांगायचं नाही हेच म्हणणं त्यांचं बनवून बरं हे जस ज्ञानेश्वरीच्या बाबतीत घडावं अगदी तीच गोष्ट इथेही लक्षात ठेवली पाहिजे की मनुष्याने वेदामध्ये प्रवेश करताना संप्रदापूक वेदाचा अध्ययन करण्याची गरज आहे नाही तर वेदामध्ये लिहिलेल्या एका गोष्टी वेदामध्ये वेदामध्ये उपयोगी पडणाऱ्या गोष्टींच वर्णन केलं म्हणून जर कोणी म्हणेल की त्या वेदाच्या आधाराने त्या मंत्राच्या आधारे शेन या आगादी कांत जसं प्रतिपादन केले त्याप्रमाणे त्याचं उत्तर असा आहे की जे त्याच्यामध्ये प्रवृत्त आहे जे त्याच्या अधिकारी त्यांच्यासाठी ते प्रतिपादन केले ते तुझ्यासाठी नाही आहे हे समजण्याची गरज आहे हे जर समजलं जाते तर कारण मुने चाचा तरी, तरी, वा पसरलेली ती ऐकलेली असते सांगून झाली त्यामुळे नाही मागे येऊ इच्छित आपल्याला एवढं का का जो मनुष्य मुक्ष आहे त्या अनुक्ष माणसाने ब्रह्मचारी व्रते स्थित याच्यावरती शंकरानंदाने भिक्षासन करणारा हा त्याचा जाणकार पुरुषाला निगमवनामध्ये प्रवेश करीत नाही तोपर्यंत आपण केलेले शब्दाचे अवलोकन अध्ययन ते सर्व च्या सर्व फलीभूत होणार नाही म्हणून महाराज म्हणतात कितीही आपण प्रयत्न केले तरी फलसिद्धी ही नस्या फलसिद्धी होणार तुम्ही प्रयत्न करा फार तेवढा होईल मुक्ता येईल न तो मुक्ता येईल तेवढं होईल जगामध्ये मानमान्यता मिळेल लौकिक वेळे तर स्वतंत्र प्रकरणच लिहिले माधुकरीवर वा त्याने तर चांगलंच लिहिले तर सांगितलेली आहे काय मोठं असले पालेले नव्हे हे बाटलेच नाहीत विषयाला स्पर्शच केले नवे नवे विषय म्हणजे काय त्यांच्या कानावरच नाही असे विषय जिंकून जन्माला आलेले समर्थ शोकादिक दादुले हे ब्रह्मचारी होते आणि राजा जनक हे ग्रहस्थ असते आणि राज्य करणारे म्हणत असत वैराग्यवान शोकाचार्य जगात शोभले आणि राजा जन हा गृहस्थ असल्या कारणाने राजा असल्या कारणाने जगामध्ये शोभला नाही पण होता नवे नवे अशा शोकाचार्यांचं गुरुत्व त्यांच्याकडे याच्या पूर्वीची कथा आपल्याला सांगायची आहे कथा अशी आहेब्दामध्ये खेळ याला साजेशा शब्दामध्ये वर्णन केलं हे चालले होते वेगाच चालले होते ते शुकारे निघून गेले ते काही गे स्त्रिया बाळी स्नान करीत होते आता निगुन ते तुम्ही समजा पण व्यास मुलींच पूर्ण बोध स्वरूपत्व त्यांची ब्रह्मस्थिती त्यांचं सर्वांचं गुरुत्व त्यांचं व्यास स्वरूप नाम पूर्ण स्वरूप या सदाचा अर्थ आहे पुडे म्हणतोय त्याचा त्या बाधी होणे म्हणून पुत्र मोहनाने हात मारत निघाले होते प्रसंग घडला असा कि शुका त्यावेळी स्त्रिया निसंकोचितपणाने स्नान करीत होत्या बरोबर त्या तात्याने लिहिलेले शब्द असेल तात्यांचा शब्द किती असा त्या बायकांनी असा शब्द लिहिलेला त्या बायकांनी मी नाही तुम्हाला सांगतोय स्त्रियाबाईंनी म्हणून त्याचा अर्थ तोच आहे पण त्याच्यात वर्माहिता त्यांच्या शब्दाचा म्हणून तुम्हाला सांगितलंय त्या बायकांनी आणि आणखीन एक शब्द त्याचे लिहिलायचा का इतरांच्या शब्दापेक्षा वेगळा शब्द ता त्यांचा आहे तो म्हणजे लुगडी सावरली बर का लक्षात हा शब्द चांगला आहे तुम्ही हाच लक्षात ठेवा बायकांनी लुगडी सावरली हे पाहून शुकाचार्यांच्या मनामध्ये अभिमान निर्माण झाला बघा मी निघून गेलो व्यास आला त्या, त्या लुगडी दे अभिमान देवराजात वृत्ती किंचित सांगतो कुठे सांगतो असं जेव्हा घडलं तेव्हा महाराजांचा अभंग असा अभिमान पुढे त्यांची चित्त ते शुक जनका जनकाचं ओझे ते अहंगमतेच जे ओझ आहे ते तुम्ही बाजूला ठेवा आणि मग आगरे सांगितलं आणि शेवटी त्यावेळी शुकांची ही स्थिती अहंकार विवर्जित जयाचे अहमविश्रामी आत्मस्वरूपी कारण शुका हो ज्यावेळी शुक असे अरण्यात जात होते त्यावेळी पुन्हा व्यासानी हात मारले हे शुका त्यावेळी शुकाचार्य होतील यात झाडे ओ देत असं सांगित म्हणून हाक मारत असताना ओ द्यायला माणसं सोडून द्या सुखाच्या द्या पण सुखाला हाक मारते वेळी झाड झुडप तीही हो देत ती, किती सर्वांभाव असा विस्ताराला पावलेला होता मोहनात तुकाराम महाराजांचा अभंग आहे वृक्षवल्ली आम्हा सोयी वनचरी पक्षी ही सुस्वे या अवस्थेचं हे प्रत्यक्ष दर्शन आहे हे गुरु वैभव गुर गुरुकृपेने माणूस निरभिमान वृत्तीचा होतो आणि सर्वात्मक भावाला प्राप्त होतो हे गुरुकृपेच वैभव आहे गुरुकृपेने घडत काय हे घडतं निगमवाला गुरुकृपा प्रवेश करी तर शास्त्राभिमान देहाभिमान सगळ्या प्रकारचे अभिमान निवृत्त होऊन शास्त्राचा समन्वयपूर्वक अर्थ प्राप्त होऊन अर्थरोपता प्राप्त होते हे गुरुकृपेच वैभव आहे अभिमान केला गुगा म्हणे देव तो आ, श्री तो सार श्री हरी हे फळ तुमच्या पदरी पडणार ते फळ तुम्हाला पदरी पडेल हे गुरु वैभव तो पर्यंत आपलेच फळ आपल्या हातात घेता येत नाही म्हणजे आपलंच आत्म बागेत वसंताने प्रवेश केल्याशिवाय बागेतील वृक्षास येणारी फळे बागवा बागवानाची पदरी पडत नाही त्याप्रमाणे शिष्याने रान आपलं नाव आपलं त्याच्यावर लावलेली झाड आपली त्याला फळ आपण घातली पाणी आपण घातलं त्याला उंचावली वाढीच लावली वाट मात्र त्या वसंत ऋतूची बघायची फळासाठी त्याप्रमाणे शिष्याने पुष्कळ जरी वेदशास्त्राध्यन केले तरी श्रीगुरु अनुकूल झाल्यापासून त्यापासून मुक्षरूप फळ मिळणार नाही वेदांचे घासावे लागलेचा उपदेश तिथे सनकारिकांनी नारदा सारख्या थोर देवर्शिला केली ह्या गोष्टीच तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही गुरुना शरण तो तो संपादन फार होती शिष्य कृपा म्हणतात श्रोते म्हणतात की आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो म्हणजे आम्हाला त्यांनी बसायला टाकलं त्यांच्या भूमीवर जमिनीवरच बसायला लागतो अलंकाराच दुकन ते <laughs> <laughs> अभिमान झाला तर निवृत्त करायला हनुमंतरायाची गाठ घालून दिली हे श्री उमघात फडकवले त्या गरुडाला असं फिरबिर बिर बिर बिर खार खऱ्या हात खात देवाच्या पायाजवळ पडला तो म्हणत होता देवा माझा जर हो का नोचायचा होता तर तुम्ही माझा तुम्ही का काम कुठे कळला मी म्हणजे ही मुलंच म्हणतात असं त्याचा अर्थ नाही गरुड सुद्धा म्हणतो म्हणजे मुलं म्हणतात गरुडाचा हा काय वारसा चालवता का <laughs> <laughs> <laughs> म्हणजे कमी दुखतात म्हणून अगोदर ते काम करीतच होते तो आहे तरी करताय तरी गेले तरी करते म्हणजे दादा जर एवढी परकड होते म्हणत असत मी माझ्या स्वतंत्र पायावर सतत उभं आहे ताई म्हणत असत मी खरडच आहे पण कोणाकडे जाणार हात उघडीच माणसाला पुशारच अभिमान म्हणून मी ते चालले तात गुप्त सांगतो गाडीच्या खाली उन्हाळ्यामध्ये चालणार कुत्र उन्हाळ्या कारण उन्हामध्ये उन्हाचा विशेष त्रास त्या सावलीचा आधार करून कुत्र्याचं मुठ सहन होत नाही एखाद्याच हाय करायला लागलाय तर तो चालला होता त्या सावलीचा आधार घेऊन चालला होता बैल गाडी ओढवत होती तो बैलवाला मालक गाडी हाकीत होता त्या सावलीच्या आधाराने कुत्रा होता तरी म्हणत होता आता मी चालू म्हणून काढीत चालले मी चालतोय म्हणून काढी चालली आम्ही मंदिराच्या बाबत बोलतो मी खास स्वतः स्वाग कि मी आता मंदिराच्या व्यवस्थेच्या रोजची व्यवस्था माझ्याकडे मौलीच्या मंदिराची व्यवस्था मी पाहतो मौलीच्या पूजेची एकंदरीत व्यवस्था माझ्याकडे मौली म्हणते तुझ्या साऱ्या जन्माची आनंद जन्माची तुझ्या मुलाबाळाची कळादाराची सगळ्याची व्यवस्था मी बघते तू काय पुशार मी पाहतोय माझी माणसाला अभिमान आहे की मी पाहतोय अभिमान म्हणजे अगदी आंबरी तुमरी केली पाहिजे म्हणजे अभिमान झाला असा नुसतात चित्तात खुंज निर्माण झाला नुसता की मी माऊलीच्या पूजेची व्यवस्था पाहतोय म्हणाय सोस कारण नाही चित्तार निर्माण झाले तरी हा अभिमान नुसती जाणीव जाणीव तरी चालत किती निरविमान माणसांना व्हायला पाहिजे त्याचा कळस व्हायला पाहिजे गुरुजी एवढे जगामध्ये थोर होते की कितीतरी लोक त्यांना मान मान्य पावलेले होते असत त्या मानाला पाहू नये आपल्या आसनावर सुद्धा बसले म्हणायचं मी साऱ्या जगात व्यासपीठावर बघतो जगाला गुणमज्ञान सांगणारा शेथला गुरु आहे इथे माझ्या आसनावर खाली ताईंच्या पुढे बसणं हे माझं खरं कर्तव्य आहे कधीही आसनावर बसलेली ते एकदा त्यांना पाठ काही कारण घडलं म्हणून पहिलं म्हणले तू टाकला म्हणजे मी काय तो पटवान म्हणले आपलं पटवान म्हणजे कधीही बसत नसतो आयुष्यात कधी बसल्याचं डोळ्याने मी कधी पाहिलंच नाही त्याची वृत्ती पण कशी होती किती निरभिमान होते वागण्यामध्ये सुद्धा तिथल्या मुलाला सुद्धा पत्रामध्ये नसताच कारण ते म्हणायचं दादांच्या इथे राहणारा मुलगा जोपर्यंत तिथे तारेच्या आत तोपर्यंत मला तो दादा स्वरूप आहे त्याला उद्या माझं काम आहे माझं कर्तव्य तुम्ही हात नमस्कार प्रत्येक दंडवत नमस्कार दंडवत नमस्कार, दंड़ नमस्कार। किती निरभिमान व्हायला लागतोय त्याच्याकरता तुम्हाला सांगतो मी म्हणलं आता नक्की ठरवून लागले महाराज आता म्हणलं मी अभिमान अजिबात ठेवला बरं का हा आपला आता अजिबात अभिमान तुमच्याकडे तर मुळेच ठेवायचे कशासाठी तुमच्याकडे अभिमान ठेवायचं कशाचं बोलणं चाललंय माणसं अशी गमतीदार भेटत काही विचारणार निगमास म्हणजे वेदात मी अहंकार दाखला आहे हा काय अहंकार अरे अहंकाराचा अहंकार आहे तेव्हा अहंकाराच्या अहंकाराचा अहंकाराच्या त्यागाचा अहंकार पण अहंकार तो जात नाही त्या अहंकाराला उकळा घालून मुसळानं काढायचं ठरवलं तर तो अहंकार मुसळाच्या शेंग्यातनं बाहेर पडतो अनेक विविध अहंकार हा एकानेक परिवेश धारण करून माणसाला छळणं ताप देणं हे त्याच काम आहे त्याने जर हे काम केलं तर अहंकार कसण त्याची कामावर जायचं सही न करताच बाहेर निघून यायचं सही करूनच हजरी लावायची काम न करताच लागायचं मुलं परीक्षा न घेताच पास करायची वाण वयाचं बंधनच नाही बे आपली माणूस सुद्धा तिथे बसवायचा कोट्यातला म्हणून कुठेही बसवायचा इंजिनियर कोट्यातला बसवायचा त्याच्या खालची माणसं मरून येतं काय व्हावं कोट्यातला डॉक्टर इंजेक्शन दिल्यावर रोगी मरून येतं काय व्हावं आता रोग्याला माणसाला मारायची सोय डॉक्टर्स अँड इंजिनियर कोट्यातले सगळ्या जगातले मोठे शत्रू जर कुणी तयार होतील तर हे दोन तयार होणार त्याचं कारण कोट्यात अक्कल नसताना पुढे ढकलले ग्रेस सगळे ग्रेस होऊन पुर ग्रेस या निगमास म्हणजे वेदास वनाचे रूप देऊन श्रीगुरूंचे कृपादृष्टीवर वसंताची कल्पना केली आहे दुसऱ्या रीतीने श्रीगुरूंचे दृष्टीचे ऐश्वर वर्णन करतात